श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पहिला श्रीराम श्री, श्री वाल्मिकी सांगू लागले हे श्रेष्ठ उपशम प्रकरणानंतर आता तू हे निर्वाण प्रकरण ऐक ते जाणले असता शांती देते मुनिश्रेष्ठ वसिष्ठ असे उत्तम वचन सांगत असताना राजपुत्र राम ते श्रवण करण्यात तल्लीन होऊन मौन धरून बसला असतानाच मुनींच्या वाणीच्या अर्थाकडेच सर्व लक्ष लागल्यामुळे त्या रामाच्या मनात बाह्य विषयांचा संकल्प उठत नाही आणि शरीरचेष्टाही होत नाही असे झाले आणि त्यावेळी राजे लोक चित्रातील राजांप्रमाणे निश्चल झाले अशा स्थितीत वसिष्ठ मुनींच्या वचनांच्या अर्थाचा मोठ्या आदराने विचार करत असता इतर मुनींचा समुदाय भुई भुवया चढवून आणि तर्जनी उचलून वसिष्ठांच्या भाषणानुरूप अभिनय करू लागला तसेच रूप परमात्म्याचा दर्शनाने पुरस्त्रियांचे विकसित नेत्ररूपी भ्रमर निश्चल झाल्यामुळे त्या स्त्रिया गंभीर वृक्षमंजरी प्रमाणे झाल्या जेथे सूर्य आला असता आता चतुर्थांश दिवस राहिला आहे असे कळते त्या आकाश भागात सूर्य स्थित झाला असता आणि म्हणून थोडासा ज्ञानोदय झाल्याप्रमाणे तो सौम्य दिसू लागला असता पुष्पांच्या समूहाला हलविल्यामुळे पुष्पमालायुक्त आणि त्यामुळेच मंदार पुष्पांचा सुंदर वास देणारा वायू जणू काही श्रवणासाठीच शांत झाला त्याचप्रमाणे ज्ञेय ब्रह्म ज्ञात झाल्यामुळेच जणू काय चांगले ज्ञान ध्यान करत असल्याप्रमाणे मोठमोठ्या भ्रमरांच्या पंक्ती पुष्पांच्या माळामध्ये जणू काही ध्यान करत स्वस्थ राहिल्या मौक्तिकमय आवरणाच्या आतील वापींच्या मध्यभागी जल जणू काय श्रवण करण्यासाठी बसावे तसे निश्चल झाले अशा प्रसंगात त्यावेळी आकाशात फार दूर आणि फार वेळ प्रकाश केल्यामुळे थकलेले सूर्यकिरण के गवाक्षातून अत्यंत शीतल श्रवणशाळेत जणू काही विश्रांती घेण्यासाठी प्रविष्ट झाले असता शांत होणारा दिवसाचा देह मोत्यांच्या प्रभारूपी भस्माच्या लेपाने आणि त्यात पडलेल्या सूर्यप्रभेने जणू काय आपला शमच व्यक्त करत असता राजांच्या हातातील आणि मस्तकावरील कमले सुरस वसिष्ठोपदेश ऐकून आनंदाने जणू काय राजाच्या मनाप्रमाणे मिटू लागली असता लहान मुले आज्ञलोक आणि पिंजऱ्यात पाळलेले पक्षी स्त्रीजनांना एकसारखे भोजनासाठी घाई करू लागले असतात फुलू लागलेल्या चंद्रविकासी कमलावर भ्रमण करणाऱ्या भ्रमरांच्या पंखांनी उडविलेले त्यातील रज चौऱ्या आणि डोळ्यांच्या पापण्या यावर सर्व बाजूनी येऊन बसले बसू लागले असता सकाळी सूर्योदय होताच पर्वतांच्या गुहात जाऊन जपलेले रात्रीचे तम पर्वतांच्या छायला भिवून बाहेर आले आणि गवाक्षाकादिकांहून उड्या मारून घरात शिरले आता दिवसाचा केवळ चौथा भाग शिल्लक राहिला आहे असे सुचवण्यात तत्पर असलेला दुंदुभी नगारे शंख यांचा सर्व दिशांशी मुखे भरून सोडणारा ध्वनी झाला मेघांच्या गडगडाटामध्ये मयुराचा टाहो जसा पावतो त्याप्रमाणे त्या ध्वनीने मुनींचे उच्च स्वरात चाललेले भाषणही कोणाला ऐकू येईना असे केले भूकंप झाला म्हणजे वनपंक्तीतील तालवृक्षांची पानेही थोडीशी हलतात त्याप्रमाणे तो मोठा ध्वनी झाल्यामुळे पिंजऱ्यातील पक्षांचा समूह आपले पंख फडफडावून थोडासा चंचल झाला तो गंभीर ध्वनी ऐकून लहान बालके भयभीत होऊन रडत आपापल्या दायांच्या हृदयाशी चिट्टून बसली त्यावेळी ती पावसाळ्यात पर्वताच्या दोन शिखरामध्ये मेघ शिरावी तशी वाटली ज्यांचा प्रवाह थोडासा क्षुब्ध झाला आहे अशा नद्यांपासून जसे जलकण किंवा तुषार उठतात त्याप्रमाणे राजांच्या कानावर अडकविलेल्या कमलापासून भ्रमरपंक्ती उठल्या याप्रमाणे त्यावेळी ते दशरथाचे सर्व सभागृह प्रक्षुब्ध झाले असताना दिवस मावळाला आणि तो शंखाधिकांचा ध्वनी हळूहळू शांत झाला तेव्हा आपले मधुरवृत्तीयुक्त असे चाललेले भाषण संपविणारा तो मुनिश्रेष्ठ सभेमध्ये रघुकुल श्रेष्ठाला म्हणाला हे पापरहित रामा मी जे एवढे वाटजाळ पसरले आहे त्याने तू आपल्या चित्तरूपी पक्षाला हृदयात अडकवून आत्मसात आत्मत्वास प्राप्त कर म्हणजे त्याला आत्मरूप कर हंस जसा पाणी टाकून दूध तेवढेच घेतो त्याप्रमाणे तू सर्व दुर्बोध भाग सोडून माझ्या वाणीतील अक्षय अर्थ तेवढाच घेतलास का माझ्या उपदेशाचा पूर्णपणे आपल्याच बुद्धीने पुनः विचार करून हे साधू तू आता याच मार्गाने गबर करावीस हे रामा तू याच बुद्धीने जर विहार केलास तर केव्हाही बद्ध होणार नाहीस पण अशा तऱ्हेने व्यवहार जर न केलास तर विच्या दरीत जसा हत्ती पडतो तसा तू अधोलो पडशील हे रामा आपल्या बुद्धीने माझे रामान उत्तम प्रकारे ग्रहण न करशील त्यानुसार जर न वागशील तर एखादा अंधळा किंवा रात्रीच्या अंधारात दिवा न घेता चालणारा जसा खड्ड्यात पडतो तसा पडशील मी सांगितलेल्या गोष्टींची सिद्धी होण्यासाठी प्राप्त झालेल्या व्यवहाराविषयीची आसक्ती सोडून तो व्यवहार करावा अशा जो शास्त्रांचा रूप सिद्धांत तो आपल्या मनात दृढ करून अखंड आत्मज्ञानी हो अहो सभ्य सभाजन हो हे महाराजा दशरथा आणि हे राम लक्ष्मणादी भूपालांनो आता तुम्ही सर्व आपापली आज्ञिके पूर्ण करा कारण हा दिवस आता बहुतेक संपलाच आहे आणखी जो काही विचार करायचा राहिला आहे तो उद्या तुम्ही सर्व सकाळी सभेत आलात म्हणजे करू श्री वाल्मिकी म्हणाले वसिष्ठ मुनींनी असे सांगितल्यानंतर ती सर्व सभा कमल हेत जीचे मुख आहे अशा विकासयुक्त पद्मिनीप्रमाणे एकदम उठली सभेतील सर्व राजे दशरथी दशरथाची स्तुती करून आणि राघवाला वंदन करून आपापल्या निवासाकडे गेले ज्यांना देव नमस्कार करतात असे श्रीमान वसिष्ठ मुनी विश्वामित्रांसह आश्रमाकडे जाण्यासाठी उठले तेव्हा उपदेश करणाऱ्या त्या मुनींच्या मागोमान दशरथ प्रभुती राजे आणि मुनी आपापल्या योग्यतेनुसार त्यांच्या आश्रमापर्यंत जाऊन आणि त्यांचा, त्यांचा निरोप घेऊन कमलावरून उठलेल्या भ्रमराप्रमाणे काही आकाशात काही वनात आणि काही राजगृहात गेले वसिष्ठमनींच्या चरणावर निर्मल पुष्पांजली अर्पण करून आपल्या स्त्रियांसह राजा दशरथही आपल्या प्रासादाकडे गेला गुरु आपल्या आश्रमात पोहोचल्यावर श्रीराम लक्ष्मण आणि शत्रुघ्न हेही त्यांच्या चरणांचे मोठ्या भक्तीने पूजन करून राजमंदिरात परतले इतर सर्व श्रोतेही आपापल्या घरी जाऊन स्नानादी उरकू लागले त्यांनी देव आणि पितर यांचे पूजन केले अतिथी ब्राह्मणांच्या समुख जाऊन त्यांना पूजनासाठी आपल्या घरी आदराने आणले नंतर अतिथी पूजनादी करून ब्राह्मणांपासून भृत्यांपर्यंत आपल्या सर्व परिवारासह त्यांनी वर्णधर्माला अनुसरून विहित असलेले भोजन केले नंतर दिवसा करायच्या सर्व कर्मासह सूर्य अस्ताला गेला असता आणि रात्री करण्यास योग्य असलेल्या सर्व चंद्र उदयाला आला असता भूचर मुनी राजे राजपुत्र आणि महर्षी हे यथासंभव शय्या दर्भाशेन व दर्भासन यावर बसून वसिष्ठांच्या मुखकमलातून बाहेर पडलेल्या संसार तरणोपायाचा अत्यंत एकाग्र बुद्धीने आणि आदराने संपूर्ण विचार करू लागले याप्रमाणे एक प्रहर चिंतन करताच त्यांना झोपेने गाठले तेव्हा सूर्योदयाची अपेक्षा करणारी पद्मे जशी रात्र होताच निसतात त्याप्रमाणे ते सर्व लोक उत्कृष्ट स्वप्नांनी रमणीय झालेल्या निद्रावस्थेला प्राप्त झाले परंतु राम लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे तिघे मात्र तीन प्रहर सतत वसिष्ठांच्या उपदेशाचे चिंतन करत बसले नंतर त्यांचेही डोळे मिटू लागले जेव्हा भावी कल्याण सुचवणारी उत्कृष्ट स्वप्ने ज्या दिसत आहेत अशी निद्रा अर्धा प्रहरच त्यांनी भोगली तेव्हा एका क्षणात त्यांच्या सर्व श्रमांचा परिहार झाला अशा रीतीने ज्यांचे मन अत्यंत शुभ आहे जे विवेक करायला समर्थ आहेत आत्मतत्वज्ञानाने ज्यांचे चित्त विकसित झाले आहे अशात्या त्या रात्र संपली अरुणाच्या किरणानी व्यापल्यामुळे मलिन झालेला चंद्र हेच जिचे मुख आहे अशी ती झाली इति श्रीवशिष्ठमाराणे निर्वाण प्रकरणे पूर्वाधे प्रथम सर्ग श्रीराम